पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण नववे टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी आपल्याला गरज आहे ती सबविचारी कंपन्यांनी एकत्र येण्याची आणि एकत्रित कन्सॉर्शियम म्हणून एक काम करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुकाबल्यासाठी ते आवश्यकही आहन टाटा टाटा ग्रुपमध्ये वीस वर्ष काम केल्यानंतर ऑक्टोबर एकोणीशे मध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद मिळाले टाटा उद्योग समजा अध्यक्ष व्हायचे म्हणजे टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष व्हायचे त्या मार्गावरचा हा महत्वपूर्ण टप्पा होता टाटा इंडस्ट्रीचे रतन टाटा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे वय होते चौवेचाळीस वर्ष तर ता टाटा ग्रुपचे अध्यक्ष जेआरडी यांचे वय होते अठयाहत्तर वर्ष जेआरडीकडे टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने ते कारभार तेव्हा त्यांचे वय अवघे चौतीस एवढेच होते अर्थात त्याआधी चौदा पंधरा वर्ष त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली होती जेआरडी आणि रतन टाटा या दोघांच्या जीवनात अशी भरीस साम्यस्थळे दाखवता येतील दोघांनाही विमानोड्डानाचा छंद होता ज्याडी तर हवाई वाहतूक उद्योगाची भारतात मुहूर्तबेढ रोवलेली दोघांनाही उत्तम आरोग्य आणि देखणी व्यक्तिमत्व लाभलेले दोघांनाही वरिष्ठ पद मिळवण्यापूर्वी दहावीस वर्षांचा टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा अनुभव त्यामुळे टाटा ग्रुप काय आहे त्यांचे तत्वज्ञान काय आहे व्यापार धंदाविषयक दृष्टिकोन काय आहे त्यांची मूल्ये कोणती आहेत कार्यपद्धती काय आहे कॉर्पोरेट कल्चर अर्थात कंपनीची संस्कृती काय आहे वगरेंचा जवळून परिचय झालेला होता त्या ते रुळले होते मुरले होते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष चव्वेचाळीस वर्षांचे रतन टाटा आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष जेआरडी यांचे वय अठयाहत्तर वर्ष दोघांच्या वयात जवळपास चौतीस वर्षांचे अंतर जेआरडीनची तब्येत उत्तम त्यामुळे एकोणीशे एक पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या अठ्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली पंचवीस मार्च एकोणीशे एक्क्याण्णव रोजी जेआरडींनी टाटा संस्था संचालक मंडळाची बैठक बोलावली त्या बैठकीत एसविस्तर आणि रुद्ध भाषण केले ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीचा टाटा उद्योग समूहाच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि आता सूत्रे दुसऱ्याकडे सुपुर्द करायची वेळ आली असे म्हणून उजवीकडे वसलेल्या रतन टाटांकडे कटाक्ष टाकला रतन टाटांकडे सूत्रे सोपवावीत त्यांना टाटा ग्रुपचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव ज्याडनी रेजिस्टर मांडला टाटा सन्समध्ये खुद्द ज्याडीनपेक्षाही ज्यांचे शेअर्स अधिक आहेत असे एक संचालक जे त्यांच्या बांधकाम व्यवसायातल्याही एक दिग्गज होते ते पालनजी शापूरजी मिश्री यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले उपस्थित अन्य संचालकांनी टाळ्या वाजवून या प्रस्तावाचे आणि अध्यक्षपदी रतन टाटा यांच्या नावाचा गोष्टीचे स्वागत केले ज्याडी आपल्या खुर्चीतून उठून बाजूला झाले आणि त्यांनी विनम्रपणे आपली खुर्ची रतन टाटांना ऑफर केली अशा प्रकारे रतन टाटा त्या दिवसापासून टाटा सन्सचे आणि म्हणून टाटा उद्योग समूहाचे बिनविरोध अध्यक्ष झाले असे झाले रतन टाटा अध्यक्ष रतन टाटा टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्याची अनेक कारणे आहेत तसेच त्यामागे अनेक नाट्यपूर्ण घटना घडामोडीही आहेत देशातल्या एका सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक साम्राज्यामध्ये त्यांचा वरसदार कसा ठरविला जातो हे पाहणे मोठे सुरस आहे अर्थात यासंदर्भातील सर्वच इत्यंभूत इतिहास जगापुढे झाला असंही नाही तो तसा येईल अशी अपेक्षाही नाही परंतु टाटा ग्रुपमधील लोक ग्रुपमधल्या घटना घडामोडी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली माहिती भारतीय उद्योग जगातील चर्चा अशा विविध सूत्रांचा ज्यामध्ये छापिण सूत्रे आहेत तशीज ऐक्यू सूत्रे आहेत त्या सर्वातून हा खांदेपलट कसा झाला त्याकडे सर्वांचेच कसे लक्ष होते विशेषतः टाटाचे भागभांडवलदार अध्यक्षपदाचे दावेदार भारतीय औद्योगिक राज वर्तू राजकीय वर्तू अशा तुलनेन अधिक जवळून संबंध असणाऱ्यांचे लक्ष्य स्वाभाविक होते त्रत्यक्ष गोष्टीच्या काही वर्ष आधीपासूनच लाभलेल होत सह टाटा ग्रुपच्या महत्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखपदाची धुरा वाहणारी सुमंत मुळगावकर ऋषी मोदी नाना पालखीवाला दरबारी शेठ होमी मोदी द रा पेडसे अजित केरकर जेडी चोक्सी डॉक्टर जॉन मथाई अशी सगळीच माणसे अनेक दशकांपासून टाटा ग्रुपमध्ये काम करत होती सर्वांचेच वय वाढल होते परंतु उत्तम प्रकृती उत्तम कामगिरी यामुळे ज्याडीनिनी क्वचितस कुणाला निवृत्त कल होते पण आता जेएडी स्वतः अठयाऐंशी वर्षांचे झाल होते नाही म्हटले तरी वयोमानानुसार आता प्रकृती पुष्कळ आसाळली होती जेआरडीनच्या परिवारातील अत्यंत जवळजस्त सदस्य एका बागून एक, एक काळाच्या जाऊ लागल होते जेआडींची मोठी बहीण सिल्ल्या पेटीट कॅन्सरनं क्लि ज्याआडीनप्रमाणेच सिल्ल्या अत्यंत धाडसी आणि जिद्दी होती विमान सर्वांना परवाना मिळणारी ती पहिली भारतीय स्त्री होती दुसऱ्या महायुद्धात स्वयंसेवी संघटनेची कार्यकर्ते म्हणून सैनिकांसाठी खलाशांसाठी मोलाची कामगिरी कल्ली होती जेआडीनचा धाकटा भाऊ जमशेद उर्फ जिमी त्यांचा खूप आवडता होता तो तो त्याच्या वयाच्या एकोसाळ्या वर्षी विमानाच्या कसरती करीत असताना अपघात होऊन गेला जी ही ज्याडीनपेक्षा चांगला दहा अकरा वर्ष लहान होता अत्यंत उमडा होता तो आपला उजवा हात म्हणून टाटा उद्योग साम्राज्यात महत्त्वाच्या लबदाऱ्या पार पाडेल अशी ज्याडीनची अपेक्षा होती पण दुर्दैवाने जिमी आकाली गेला दुसरा भाऊ दारा याला नर्वस डिसऑर्डरचा त्रास होता त्याने ताजमहल हॉटेलचे काम काही वर्ष पाहिले त्याला मुलबाळ काही झाले नाही एकोणीसशे पासून ज्याडीनना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी थेलमा उर्फ थेली टाटा हेही मोठे प्रभावी व्यक्तिमत्व होते पण या उभयताना मुलबा झाले नाही शिवाय एकोणीशे ऐंशी मधे थे। थली टाटांना हार्ट अटॅक आला नंतर घसरून पडल्यामुळे त्यांना सतत व्हीलचेअर वापरावी लागे त्यांचं निधन झाले आता जवळची उरली ती जीआडजी एक धाकटी बहीण रोडा बेह तिचे नाव ती उत्तम कलाकार होती वास्तुशास्त्रात तिला गती होती ताजमहल हॉटेलची हो अंतर्गत सजावट तिच्याच कृपेतून झालेली तिने लेस्ी सहानी नामक माणसाशी लग्न केले होते ते गृहस्थ लष्करात करणार होते त्यांचे आणि जीआडींचे चांगले जमे परंतु त्यांचाही हार्ट अटॅकनं एकाएकी मृत्यू झाला त्यांनाही काही मुलवाद झाले नाही वैयक्तिक जीवनातील अशा दुःखद घडामोडींमुळेही वृद्ध जीआडींचे मन कामकाजातून विरक्त होऊ लागल असाव आता या सगळ्यातून आपण मुक्त व्हाव असंही त्यांना वाटू लागल असावाता ग्रुप त्यांच्यासोबतचे उपरोक्त सर्व सहकारी वृद्ध झाल होत त्याच वेळी टाटा ग्रुपची प्रगती खुंटली कारण ग्रुप माझा झाला नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे ताज्या दमाची कितीतरी गुन्हे मंडळी ग्रुपमध्ये आहे पण ही जुनी ब्रिगेड यांच्यासाठी खुर्च्या रिकाम्या करून द्यायला तयार नाही अशाने ग्रुपचे नुकसानच होते अशीही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरु झाली होती आर्थिक औद्योगिक विश्लेषकांमध्ये सुरु झाली होती मानसे कितीही तंदुरुस्त असली किंवा कर्तृत्वान असली तरी त्यांनी योग्य वयात तरुण पिढीकडे सूत्रे दिली पाहिजे आपण वाडप्रस्थाश्रमात गेले पाहिजे वाड राहू नये तुम्ही तरुण पिढीस मार्गदर्शन करू शकता योग्य वयात निवृत्ती आणि तरुण पिढी सूत्रे ही काळाची गरज असते टाटा ग्रुपच्या जुन्या ब्रिगेडने आता बाजूला व्हावी अशी ही सगळी चर्चा एका अर्थी बरोबरही होती अर्थात जेआरडींना हे दिसत नव्हते समजत नव्हते ना असे नाही त्यांच्या मनाशी त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष करून ते काय आहे याची झलक दाखवली होती शिवाय एकोणीसशे ते एकोणीशे या दहा वर्षात रतन टाटांच्या अनेक निर्णयांना अन्य अनेक ज्येष्ठांचा विरोध असला तरी जेआडनी कधी स्पष्ट विरोधाची रोखोक भूमिका घेतली नाही त्यामुळेही रतन टाटा हे लवकरच ग्रुपचे अध्यक्ष होतील असे संकेत प्रसार प्रसारमाध्यमे वर्तवित होते पण त्याला मूर्तरुप यायला दहा वर्ष लागली आणि मार्च एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्या दरम्यान ग्रुप अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उत्सुक निवडक उमेदवारांमध्ये एक छुपीस दुरस आणि राजकारण सुरु झाले होते त्यात प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला जात होता रतन टाटा यांनी रतन टाटा ग्रुपच्या लोकांनी कधी निवृत्त व्हावे एक धोरण ठरवले आणि ते पुढे रटले सीमानिवृत्तीच्या वयाबाबतच्या या धोरणामुळेही आपोआप जुनी ब्रिगेड बाद झाली रतन टाटांनी असर्टिव होत म्हणजे खंबीर होत आपल्या कल्पना आपल्या योजना राबवायला आग्रहीपणाने सुरुवात केली त्यांच्या या स्ट्रॅटेजिक प्लॅनला विरोध करणारे हळूहळू निष्प्रभ होत गेले आणि रतन टाटांचे महत्व वजन वाढत गेले आव्हान टाटा ग्रुपचे अध्यक्षपद हे सोपे काम नव्हे अनेक प्रकारच्या आव्हाना भरलेले हे पद आहे शिवाय टाटा या नावाची महती अशी आहे की तुम्ही कुठलेही फेल होणे किंवा अपेक्षित यशस्वी न होणे ही गोष्ट समाज सहजासहजे स्वीकारीत नाही तुम्हाला नेहमी विजयीच झाले पाहिजे टाटा या नावाकडून समाजाच्या अपेक्षाही अपरंपरा आहेत त्याच्याही अद्यशाला भान सतत ठेवावे लागते शे वर्षांच्या कारकिर्दीत मिळवलेला नावलौकिक प्रतिष्ठा मोठेपणा हे सगळे तुम्ही उत्तमपणे राखले तर पाहिजेच शिवाय त्यात भरई घातली पाहिजे तरच लोकांवर तुमचा प्रभाव राहतो तुमचे मोठेपण लोक मान्य करू लागतात केवळ मोठ्या पदावर विराजमान होण्याने तुम्ही मोठे होत नसता तुमचे व्यक्तिमत्व तुमचे वागणे बोलणे तुमचे आचरण तुमचे विचार तुमची दृष्टी तुमच्या योजना तुमचे निर्णय तुमच्या सवयी आवडीनिवडी अशा प्रकारे बारीक संदर्भात तुम्ही ज्या पदावर आहात त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे ती एक सदैव पार पाडायची सदैव तक्ष राहायची मोठी जबाबदारी असते टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांच्यावर तर बहुबडी जबाबदारी आहे उदाहरणार्थ मानवी मानवीसंदर्भात ह्युमन रिसोर्स संदर्भात जरी विचार केला तरी नाना प्रकारची आव्हाने आढळतील त्यांच्या स्वरूपही गुंतागुंतीची आढळ जुन्या नव्यांचा संघर्ष जुन्या नव्याचे सहजीवन एवढा एकच मुद्दा घ्या हा केवळ वयातील फरकाचा संघर्ष नसतो तो दोन जीवनदृष्टीमधला संघर्ष असतो रतन टाटा यांच्याविषयी चांगले बोलणारे आजी लोक आह तद्वतच पुस्तके लिहून रतनटाटांवर टीका करणारेही लोकआहेर रतनटाटा खूप कठोर हृदयशून्यआहे त्यांना जुन्यांची कदर नाही वापरा आणि फेकून द्या यूज अँड थ्रो असे त्यांचे वागणे आहे इत्यादी भरपूर टीका मुद्रित स्वरुपातही त्यांच्यावर झालेली आहे होत असते कर्मचारी अधिकारी व्यवस्थापक वर्ग या प्रत्यक्ष राबणाऱ्यांवर कंपनीचे भवितव्य अवलंबून असते हे सगळे लोक सुखी समाजाने आनंदी असले पाहिजेत सकारात्मक असले पाहिजे त्यांचे मोराल उच्च प्रतीचे असले पाहिजे त्यासाठी ग्रुपचे यासंदर्भातील धोरण वेतन अन्य आर्थिक बदली बढती वरची श्रेणी मूल्यवापर इत्यादी फेअर आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रास्त आणि वस्तिष्ठ असले पाहिजे त्यासाठी वैयक्तिक रागलोभ पूर्वग्रह दूषितपणा किंवा पक्षपात मध्ये येता कामा नये त्यासाठी धोरण आणि सिस्टीम निर्दोष असल्या पाहिजेत तशा त्या टाटा ग्रुपमध्ये आहेत अनेक तज्ञांचे त्यासाठी मार्गदर्शन घेतले जाते पण त्याचवेळी आमच्यावर अन्याय झाला असे म्हणणारेही लोक आहेत पक्षपात झाला म्हणणारेही लोक आहेत थोडक्यात आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ज्याला याच्यावर म्हणतात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तेवढा एक जरी पैलू घेतला तरी अध्यक्षपदावरच्या व्यक्तीसाठी खूप आव्हाने आह दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे फायनान्स अर्थात वित्तीय बाजू कुठल्याही उद्योगधंद्याचे प्रमुख कामच मूळी पैसा कमी हे असते टाटाचे तर लक्षावधी गुंतवणूकदार आहे हे जगभर पसरलेले आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा दिला गेला पाहिजे त्यासाठी प्रत्येक टाटा कंपनीने वास्तविक स्तरावर उत्तम कामगिरी केलीच पाहिजे उत्तम बोनस डिव्हिडंड दिलाच पाहिजे याबाबतही अध्यक्षाला अत्यंत दक्ष रहाव लागत त्यांच्या निर्णय प्रक्रियेत मदत करणारी सल्ला देणारी अनेक तज्ज्ञ मंडळी त्यांच्या दिवतीला असतात हे करे परंतु शेवटी कुठल्याही निर्णयाची अंतिम जबाबदारी अध्यक्षांचीच असते हे नाकारता येत नाही नवी गुंतवणूक नव्या कंपन्या खरेदी करणे ग्रुपमधल्या कंपन्या बंद करणे विलीन करणे वाह विकून टाकणे नव्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची जागा ठरविणे यासारखे अत्यंत बिकट आणि दूरगामी परिणाम होतील अशा स्ट्रॅटेजिक निर्णयांबाबतही अध्यक्षाला अत्यंत सतर्क रहावे लागते अशा वेळी तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असला तरी यासंदर्भात त्याचा स्वतःचा आतला आवाज काय म्हणतो हेही महत्वाचे ठरते या आतल्या आवाजाला सिक्स सेन्स म्हणतात गट फील म्हणतात तेव्हा आर्थिक बाबतीतही अनेक आव्हाने असतात या खिडिज ग्रुपसाठी पुढील 20 वर्षांचे किमान एक ब्रूहदक संकल्पचित्र अध्यक्षाला रेखाटावे लागते जे सर्व ग्रुपसाठी मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाची कामगिरी बजावते व सगळ्यांची त्या दिशेने कुठलाही तात्विक वैचारिक गोंधळ न होता एक दिलाने वाटचाल चालू राहू शकते अशा दीपस्तंभाचे काम करण्याची उंची व क्षमता ग्रुप अध्यक्षाजवळ असावी लागते त्यासाठी अध्यक्षाजवळ लांबवरचे पाहण्याची कल्पनाची एक दूरदृष्टी एक मर्मदृष्टी असावी लागते त्याचवेळी हे बृहत्कल्प चित्र ग्रुपची परंपरा ग्रुपच्या पायाभूत नितीमूल्य यांना छेद देता येत नाही ना त्याचेही भान ठेवावे लागते थोडक्यात ग्रुप अध्यक्षास एकाचवेळी आर्थिक मानवी संबंध कामगार संबंध भविष्यकालीन योजना तंत्रज्ञान नवी गुंतवणूक शासनाशी संबंध ग्रुपची प्रतिमा प्रसारमाध्यमांशी संबंध आंतरराष्ट्रीय संबंध अशा कितीतरी आघाड्यांवरच्या आव्हानांचे भान ठेवावे लागते जाण ठेवावी लागते त्याचे नियोजन करावे लागते रतन तटांच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात त्यांच्या अगोदर ज्या जेआरडीनी अनेक दशके अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती त्यांनी अनेक चांगले पायंडे ग्रुपमध्ये पाडले होते ते एकाआधी रतन तटांसाठी सोयीचे होते परंतु जेआरडी या व्यक्तिमत्वाची उंची अशी काही होती की त्याच्यानंतर जो कोणी दुसरा अध्यक्ष झाला असता त्याची सतत तुलना जाड़ी जेआरडीसोबत होत राहिली असती अशी ती आजही आहे जेआरडी हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतरत्न झाले हा सर्वोच्च बहुमान मिळणारे ते एकमेव उद्योगपती जेआरडीच्या या मोठेपणेचेही एक दडपण एक ओझे रतनटानं होणे साहजिक आहे त्यांच्या चजुरस्र अतुलनीय व्यक्तिमत्वाचाही ताणही रतनट्यानं जाणवत असावा तेव्हा तेही एक मोठेच आव्हान आहे नीती मूल्यांबाबत तडजोड करीत राजकारण्यांचे लांगूल चालन करीत वाममार्गाचा अवलंब करीत स्वातंत्र्यदर अन्य अनेक उद्योगपती आणि उद्योग समूह टाटापेक्षा अधिक झपड्याने मोड़े झाले पुढे गेले परंतु त्यांचे मार्ग आपण इच्छा असली तरी अंगीकारू शकत नाहीत कारण ते मार्ग टाटायचे नाहीत एकूण रतन टाटांसाठी अध्यक्षपण अशा प्रकारे अनेक बाबतीत आव्हानात्मक आहे